पाचवा अध्याय नित्य नित्यधर्म आहे नैमित्तिक नाही लाहिडी माशे शांतिपूरचे निवासी आहेत त्यांना दोन पुत्र आहेत दोन्हीही उच्च शिक्षित आहेत एकाचे नाव चंद्रनाथ आहे त्यांचे वय पस्तीस वर्ष आहे ते जमीनदारी आणि घराची सगळी कामे सांभाळतात चिकित्साशास्त्राचे पंडित आहेत धार्मिक गोष्टीत कुठलेही कष्ट घेणे पसंत करीत नाहीत तरीही ब्राह्मण समाजात त्यांना भरपूर सन्मान आहे दास दासदासी आणि द्वारपाल आधी ठेवून घराचे कामकाज अगदी थाटामाटात करीत असतात छोट्या पुत्राचे नाव देविदास आहे ते न्यायशास्त्र आणि स्मृतीशास्त्राचे अध्ययन करून आपल्या घरासमोरच एक पाठशाळा चालवतात त्यातच ते दहा पंधरा विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांना विद्यारत्न ही उपाधी प्राप्त झालेली आहे एकदा शांतीपुरात चर्चा पसरली की कालिदास लाहिडी वेषधारण करून वैष्णव झाले आहेत घाट रस्ते आणि बाजार सर्वत्र हीच एक चर्चा होती कोणी म्हणाले मथाऱ्या मतारे, म्हता बांधलीय इतके दिवस भला माणूस होता आणि आता वेडा झालाय कोणी म्हणे अच्छा आता हा आणखीन कुठला रोग आहे बुआ घरात सगळी सुखे हात जोडून उभी आहेत जातीने ब्राह्मण आहेत पुत्रपरिवार सगळे चादनेत आहेत मग अशी माणसे का आणि कोणत्या दुःखामुळे वेषधारण करतात कोणी म्हणाले धर्म धर्म ओरड तिथे तिथे फिरल्याने शेवटी अशीच दुर्गती होणार कुणी एक सज्जन व्यक्तीने म्हटले की कालिदास लाहिडी महाशय मोठे पुण्यातत्मा आहेत संसारात सर्व काही आहे मग तरीही अंतिम समयी हरिनामात प्रेम झाले आहे अशाच तरच्या चर्चा सुरू होत्या कोणीतरी ह्या गोष्टी ऐकून देवीदास विद्यारत्नांना सगळ्या सांगितल्या विद्यारत्न खूपच चिंतातूर होत मोठ्या भावात जाऊन म्हणाले भाऊसाहेब वडिलांमुळे तर बरीच नामुष्की निर्माण झाली आहे ते स्वास्थ्य चांगले राहावेत या वाहण्याने स्वास्थ्य चांगले राहावे या वाहण्याने नदियाच्या गोदरूमात राहत आहेत परंतु तिथे त्यांचा संघ काही चांगला नाही गावातील चर्चा कानाला नकोशा वाटतात चंद्रनाथ म्हणाले भाऊ माझ्या देखील कानावर आलंय थोडे थोडे आपले घराणे इतके उच्च परंतु वडिलांची करणी ऐकून आता तोंड दाखवायला जागा राहिली नाही आपण तर अद्वैत प्रभूंच्या वंशाचा अनादर करीत आलोय आता आपल्याच घरात हे काय चाललंय चला जाऊ आई बरोबर या संदर्भात चर्चा करून जे योग्य आहे ते करूया घराच्या दुसऱ्या माळ्यावर अंगणात चंद्रनाथ आणि देवीदास भोजन करीत बसले बसले होते एकदा एक, एक विधवा ब्राह्मणी जेवण वाढत होती गृहिणी माता ठकुराणी जवळच बसून त्यांना जेवण करवीत होती चंद्रनाथ म्हणाले आई वडिलांविषयी काही ऐकले का आई म्हणाली का ते ठीक तर आहेत ना ते तर हरिनामात मत्त होऊन नवदीपात वास करीत आहेत ना तुम्ही त्यांना इथे का घेऊन येत नाही देवीदास म्हणाले आई पिताजी कुशल आहेत पण जसे कानावर येत त्यावरून आता त्यांचा अधिक भरोसा नाही उलट त्यांना येथे आणल्यावर आपल्याला सा, आपल्यालाच समाज वाळीत टाकेल असे वाटते आई थोडीशी घाबरून म्हणाली असे झाले तरी काय त्यांना त्या दिवशी मोठ्या गोस्वामींच्या सुनेबरोबर गंगा तटावर माझे बरेच बोलणे झाले ती म्हणत होती तुमच्या पतीचे अगदी मंगल झाले आहे त्यांनी वैष्णवात खूप सन्मान मिळवला आहे देविताच जरा मोठ्यानेच म्हणाले काय सन्मान मिळा मिळवलाय माझे डोके या मतारपणी घरात बसून आम्हांकडून सेवाग्रहण करत बसायचे तर तिकडे नाना जातींच्या उष्टे खात आपल्या उच्च वंशाला कलंक लावत फिरत आहेत हाय रेकली इतके सगळे पाहून ऐकूनही त्यांची बुद्धी झालीच कशी हे सगळे करायला आई म्हणाली मग त्यांना इथे बोलू, बोलून इथेच बोलून घ्या घ्या ना इथेच कुठेतरी गुप्तस्थळी ठेवा आणि समजावून सांगून त्यांची मती परत बदलावा बदल मत त्यांची मती परत बदलवा चंद्रनाथ म्हणाले या आता याविषयी आणखीन आपण करू तरी काय शकतो देवी दोन चार माणसांना बरोबर घेऊन लपून छपून गोद्रुमी जाऊया आणि वडिलांना घेऊन येऊया देविदास म्हणाले आपण सगळे तर जाणताच वडील मला नास्तिक म्हणून माझा अनादर करीत असतात मी तेथे गेलो तर ते माझ्याशी बोलायचे सुद्धा नाहीत याचाच विचार करतोय मी शंभूनाथ देवीदासांचे मामे भाऊ आहे लाहिडी महाशय त्यांच्यावर खूप प्रेम करतात त्यांनी लाहीडी महाशयांबरोबर राहून त्यांची बरीच सेवा केली आहे त्यामुळे मग ठरले की देवीदास आणि शंभूनाथ मिळून गोद्रुमी जातील त्याच दिवशी एका नोकरास गोद्रुमास एका ब्राह्मणाच्या घरी यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठविले दुसऱ्या दिवशी जेवण करून देवीदास आणि शंभुनाथ गोद्रुमी पोहोचले त्यांनी निर्दिष्ट स्थानी पोहोचून पालखीतून उतरल्यानंतर भुयांना परत पाठविले तिथे एक स्वयंपाकी ब्राह्मण आणि दोन सेवक आधीच उपस्थित होते संध्याकाळी दोघांनी श्री प्रद्युम्न यात्रा केली तेथे पोचताच तेथे पोचताच पाहिले की श्री सुरभीत चबुतऱ्यावर एका पानांच्या आसनांवर पानांच्या आसनावर पिताजी डोळे बंद करून आसनस्थ होऊन हरिनाम जपत आहेत त्यांच्या समस्त अंगावर द्वादश तिलक सुशोभित आहेत देविदास आणि शंभुनाथ यांनी हळूहळू चबुतऱ्यावर चढून त्यांच्या चरणांना प्रणाम केला लाहिडी माशयांनी चाहूल लागताच डोळे उघडले आणि ते दोघांना बघून विस्मित होत विचारले काय रे शंभू इथे कसा काय आलास इथे कसे काय आलात सर्व ठीक तर आहे ना दोघेही विनम्रतेने म्हणाले आपल्या आशीर्वादाने सगळेच कुशल मंगल आहे लाहीडी महाशयांनी विचारले तुम्ही भोजन करणार का दोघांनी उत्तर दिले आम्ही इथे जवळच राहण्याची व्यवस्था केली आहे त्याविषयी आपण चिंता करू नका त्याचवेळी प्रेमदास बाबाजींच्या माधवी मालती मंडपात एक हरिध्वनी झाला वैष्णवदास बाबाजी आपल्या कुठेतून बाहेर येत लाहिडी महाशयांना विचारू लागले परमहंस बाबाजी महाशयांच्या मंडपात हरिध्वनी का झाला लाहिडी महाशे आणि वैष्णवदास बाबाजी पुढे सरसावत पाहू लागले त्यांनी पाहिले की खूपसे वैष्णव लोक बाबाजींची प्रदक्षिणा करीत आहेत आणि हरिध्वनी देत आहेत हे सगळेजण तेथे उपस्थित झाले सगळे लोक परमहंस बाबाजी महाराजांना दंडवत प्रणाम करून चबुतऱ्यावर बसले देवीदास आणि शंभुनासुद्धा मंडपात एका कोपऱ्यात हंसांमध्ये कावळ्या हंसांमध्ये कावळ्यांप्रमाणे बसून राहिले तेवढे तेवढ्यात एक वैष्णव बोलू लागले आम्ही कटकनगरहून आलो आहोत श्री नवदीप मायापूर दर्शन आणि परमहंस बाबाजी महाराजांची चरंधूळ ग्रह ग्रहण करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे परमहंस बाबाजी महाराज लज्जित होऊन म्हणाले मी अत्यंत पामर आहे मला पवित्र करण्याकरिताच आपले आगमन झाले आहे थोड्याच वेळात हे प्रकट झाले की ते सगळेच हरिगुणगाणात प्रवीण आहेत लगेच मृदंग आणि करताल मागवले गेले त्यातील एका म्हताऱ्या व्यक्तीने प्रार्थनेचे एक पद गायले मग ते पद संपताच लाहिडी महाशयांचे एक पद देखील त्यांनी गायले अत्यंत सरस आणि पद होते ते त्याची शेवटची ओळ होती कालिदास म्हणे माझ्या हृदयात जागले श्री राधा श्याम या पदात सगळेजण एकत्र गाता गाता उन्मत्त झाले शेवटी जागले श्री राधा या अंशाला परत परत गाताना उदंड नृत्य होऊ लागले नाचता नाचता कित्येक भाऊक वैष्णव अचेतन हो। होऊन पडले त्या त्यावेळी एक अपूर्व दृश्य उपस्थित झाले ते पाहून देवीदास पिताजी यावेळी परमार्थात मग्न झाले आहेत त्यांना अशा वेळी घरी परतवून नेणे कठीण आहे सुमारे अर्ध्या सभा संपली सगळे लोक परस्पर दंडवत प्रणाम करून आपापल्या घरी परतले देवीदास आणि शंभुनाथ वडिलांची आज्ञा घेऊन आपल्या निवासस्थानी परतले दुसऱ्या दिवशी भोजनानंतर परत भोजना पर देवी आणि शंभू लाहीडी माशे यांच्या कुटीत पोहोचले लाहीडी माशे यांना प्रणाम करून देवीदास म्हणाले बाबा आपल्याकडे एक प्रार्थना आहे आता आपण शांतीपुरातल्या घरीच राहत चला घरी आपली सेवा करून आम्ही सुखी होऊ आज्ञा असेल तर एक निर्जन कुटी देखील आपल्यासाठी प्रस्तुत केली जाईल लाहीडी माशे उत्तरले गोष्ट तर ठीक आहे परंतु मी इथे सदा सर्वदा मी इथे सर्व, जसा सर्वदा सत्संगात तस असतो तसा शांतीपुरात राहू शकत नाही राहू शकणार नाही देवी तू तर शांतिपूर शांतीपूरवासी किती निरीश्वर आणि निंदाप्रिय आहेत तेथे तर भल्या लोकांना राहणे कठीणच आहे तेथे अनेक ब्राह्मण आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी विणकरांच्या संसर्गाने त्यांची बुद्धीसुद्धा कुंटित झाली आहे तलम कपडे मोठ्या मोठ्या बाता आणि वैष्णवनिंदा ही शांतीपूरच्या रहिवाशांची तीन लक्षणे आहेत अद्वैत प्रभूंचे वंशज तिथे किती कष्टात आहेत कुसंगामुळे ते पण जवळपास महाप्रभूंचे विरोधी झाले आहेत म्हणून तुम्ही प्रयत्नपूर्वक मला या गोद्रुमीस ठेवा हीच माझी इच्छा आहे देवीदास म्हणाले पिताजी तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे परंतु आपण कुठल्याही शांतीपूर वाशिवासियांशी कसल्याही प्रकारचा व्यवहार ठेवलाच का निर्जनस्थानी आपल्या धर्माचे आचरण करीत करीत संध्या वंदना आदी करीत दिवस व्यतीत करा ब्राह्मणांचे नित्य कर्मच नित्यधर्म आहे त्यातच मग्न राहणे आपल्यासारख्या महात्म्याचे कर्तव्य आहे लाहिडी महाशय काहीच गंभीर होत म्हणाले बेटा आता ते दिवस राहिले नाहीत कित्येक महिने साधुसंघ करून आणि श्री गुरुदेवांचा उपदेश श्रवण करून माझा विचार आता खूपच बदलला आहे तुम्ही त्याला तुम्ही ज्याला नित्यधर्म म्हणता मी त्याला नैमित्तिक धर्म समजतो हरिभक्तीच जीवाचा एकमात्र नित्यधर्म आहे संध्यावंदनादी वास्तवात वास्तवात नैमित्तिक धर्म आहेत देविदास म्हणाले पिताजी मी कुठल्याच शास्त्रात असे पाहिले नाही संध्यावंदनादी हरिभजन नाही का जर हरिभजन आहे तर ते सुद्धा नित्यधर्म आहेत संध्यावंदनादी कार्य आणि श्रवण वैधी भक्ती, यांच्यात काही फरक आहे का लाहि महाशय म्हणाले बेटा कर्मकांडातल्या संध्यावंद आणि वैधीभक्तीत विशेष अंतर आहे कर्मकांडात संध्यावंदनादीचे अनुष्ठान मुक्ती प्राप्त करण्यासाठी करण्याकरिता असते परंतु हरिभजन श्रवण आणि कीर्तनाला कुठलाच हेतू नसतो मग श्रवण आणि कीर्तन आदी वैधीभक्तीच्या अंगाची जी फळे पाहतो ती सगळी केवळ बहिर्मुख लोकांची त्यात रुची उत्पन्न करण्यासाठी आहेत हरिभजनाने हरिसेवा व्यतिरिक्त कोणतेच फळ नाही हरिभजनात प्रेम उत्पन्न करणेच वैध अंगाचे मुख्य फळ आहे देविदास म्हणाले तसे जर असेल तर मग हरिभजनाची गौणफळेही आहेत असे म्हणायला हवे लाहीडी साधकांची भेदानुरूप गौणफळे असतात वैष्णवांची साधन भक्ती केवळ सिद्ध भक्ती उदय करण्याकरिता असते अवैष्णव सुद्धा त्या संघाचे पालन करतात परंतु हे पालन ते दोन उद्देशांनी करतात भोग आणि कृष्ण पूजेद्वारे चित्त शोध आणि मुक्ती अथवा रोग शांती वा पार्थिव फळ प्राप्त होते भक्ती अंग रूपात तीच कृष्णपूजा केवळ कृष्णनामात प्रेम उत्पन्न करविते कर्मीच्या एकादशी व्रताने पापे नष्ट होतात आणि भक्ताच्या एकादशी व्रताने हरिभक्ती वाढते पाहिलेत किती जमीन असमांचा फरक आहे ते कर्मांग आणि भक्ती अंगात जो सूक्ष्मभेद आहे तो भगवत कृपेने जानला जाऊ शकतो जितक्या प्रकारची गौणफळे असतात ती सगळी मिळून दोन भागात विभक्त केलेली आहेत भुक्ती आणि मुक्ती देविदास मग शास्त्रामध्ये गौणफळांचेच महत्व गौणफळांचेच महात्म्य का वर्णिले आहे लाहिडी जगा दोन प्रकारचे लोक आहेत उदित विवेक आणि अनुदित विवेक अनुदित विवेक व्यक्ती फळ न पाहता कुठलेही सत्कर्म करीत नाही कुठलेही सत्कर्म करीत नाहीत त्यांच्याकरिताच गौण फळांचे महात्मे वर्णन केले आहे शास्त्राचे हे तात्पर्य नाही की त्यांनी गौणफळांनीच संतुष्ट रहावे शास्त्राचे तात्पर्य हे आहे की गौणफळांना पाहून त्यांच्याकडे आकृष्ट होऊन थोड्याच काळात साधूंच्या कृपेने मुख्य फळांचा परिचय आणि त्यात रुची होऊ शकेल देविदास स्मार्त रघुनंदन आदी यांची गणना अनुदित विवेक युक्त व्यक्तीमध्ये होते का लाहिडी नाही ते स्वतः मुख्य फळाचा शोध घेतात केवळ अनुदित विवेकींकरता त्यांनी व्यवस्था मात्र करून ठेवली आहे देविदास काही काही शास्त्रामध्ये केवळ गौण फळांचाच उल्लेख मिळतो मुख्य फळांचा त्यात काहीही उल्लेख नसतो याचे काय कारण आहे लाडी मनुष्याच्या विविध अधिकार भेदाने शास्त्र सुद्धा तीन प्रकारचे आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक सत्वगुण विशिष्ट मनुष्यांकरिता सात्विक शास्त्रे आहेत रजोगुण विशिष्ट मनुष्यांकरिता राजसिक शास्त्रे आहेत तथा तमगुण विशिष्ट मनुष्यांकरिता तामसिक शास्त्रे आहेत था, देविदास असे जर असेल तर शास्त्राच्या कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या उपायांद्वारे निम्न अधिकाऱ्यांना उच्चगती प्राप्त होऊ शकते लाहिडी मनुष्याच्या अधिकारात भेदानुरूप त्यांचे स्वभाव आणि श्रद्धा यात पण भेद असतो तामसिक मनुष्याची तामसिक शास्त्रामध्ये राजसिक मनुष्याची राजसिक शास्त्रामध्ये तथा सात्विक मनुष्याची सात्विक शास्त्रामध्ये स्वाभाविक श्रद्धा असते श्रद्धेनुसार त्यांचा विश्वाससुद्धा असतो श्रद्धा श्रद्धेसोबत आपल्या अधिकारासारखे कर्म करता करता साधुसंघाच्या बळावर उच्च अधिकार निर्माण होतो उच्च अधिकार निर्माण होत होताच त्यांचा स्वभाव पुन्हा उच्च होतो